पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण सहासष्ट प्रार्थना प्रवचन जुलै अकरा एकोणीसशे नवी दिल्ली जुलै अकरा एकोणीसशे बंधू भगिनींनो नोआखालीतील एक सहकारी लिहितात की तुम्ही जेव्हा नोवाखालीला आला होता तेव्हा करावा मराची भाषा बोलत होता आता पंधरा ऑगस्ट तुम्ही इथे आला नाही तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल मला मान्य आहे की 15 पंधरा वर्षपूर्वी गेलो नाही तर मला पश्चताप करावा लागेल मी दिल्लीत का आहे मी एकतर बिहारमध्ये असायला पाहिजे व नोआखालीत मी इथे अस्वस्थ आहे नोआखालीत मी असा नव्हतो तिथे मी दररोज मैल मैल चालत असे नवनवी गावांना भेटी देत असे आणि अगणित हिंदू आणि मुसलमानांची भेट घेत असे मी नोवाखालीत काही काम केले आणि तसेच बिहारमध्येही काही काम केले आहे माझ्या अंतःकरणात वनवा पेटलेला आहे मी नोवाखालीला गेल्यानंतर ही आ क्षमेल ईश्वराने मला लवकरात लवकर नोवाखालीत पाठवावे अशी तुम्ही प्रार्थना करा करा अथवा मराची शपथ मी विसरलेलो नाही नोवाखाली जिथे काही शेकडो माणसे मेली होती तिथे बिहार मध्ये हजारो माणसे मेली असल्यामुळे नोवाखाली येऊन मी बिहारला गेलो माझ्या करता तर आणि बिहार सारखेच होते जवाहरलालने तिथून मला बोलावून घेतले मी इथे यावे म्हणून कृपालिनी सुद्धा तार केली पण इथे येऊन मी काय साध्य करू शकलो काही लोक अर्थातच टोमने मारत मला विचारत असतात की नोआखालीत तरी तुम्ही काय साध्य करू शकला संपूर्ण भारतात जर समझोता झाला तर नोवाखाली संबंधीही आपोआपच तडजोड होईल परंतु मी वेगळ्या मार्गाने चालतो लहानपणीच मी एक सुवाशी जिकलो आहे पिंडी ब्रह्मांडी माझ्या अडाणी आणि गावठी आईनेही जगाची फिकीर न करता स्वतःपासून सुरुवात करायला मला शिकवले होते यामुळे नोआखाली घेतलेली शपथ मी पाळायलाच पाहिजे प्रकरण सदुसष्टावे प्रार्थना प्रवचन जुलै बारा एकोणीशे सत्तेचाळ नवी दिल्ली जुलै बारा एकोणीशे सत्तेच्या बंधू भगिनींनं आज माझ्या मित्राकडून मला एक पत्र मिळाले आहे त्यात ते म्हणतात आज देशात जे काही घडते आहे ते फार वाईट आहे सत्याग्रह आंदोलनात जे लोक तुरुंगात गेले त्यांना असे वाटते की आपण मोठे काम केले आहे व यामुळे आपल्याला प्रधानमंत्री संसदीय सचिव एखाद्या प्रांताचे राज्यपाल असे पद प्राप्त व्हायला पाहिजे आपल्याजवळ मोटार असावी असे त्यांना वाटते मी सुद्धा दोनदा तुरुंगात गेलो होतो आणि एकदा तुमच्याबरोबर एरवडातही होतो परंतु मी भिकारीच राहिलो आहे आणि कोणीही माझ्याबद्दल विचार करत नाही कोणी जर तुरुंगात केला असेल तर त्याने भारतावर उपकार केले असं समजायचे काय अशी मानसिकता जर राहिली तर काँग्रेसचा नाश होईल अशी मला भीती वाटते जे लोक काँग्रेसमधे आहेत त्यांनी स्वप्नातही असा विचार करू नये अशाप्रकारे युक्तिवाद करणारा काँग्रेस कदाचित असंही म्हणेल की मी तुरुंगात गेलेलो हो असल्यामुळे माझ्या मुलाचे लग्न भारतातील सर्वात चांगल्या मुलीशी झाले पाहिजे व माझ्या मुलीचे लग्न भारतातील सर्वात चांगल्या तरुणाशी झाले पाहिजे जवाहरलाल तुरुंगात गेले म्हणून काही ते उपाध्यक्ष वा प्रधानमंत्री झालेले नाहीत त्यांना जर त्यांचा पगार मिळाला नाही तर ते उपाशी मरणार नाही राजेंद्रबाबू पटणा येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले असते परंतु त्यांनी स्वतःहून वकिली सोडली आणि फकीरचे जीवन स्वीकारले राजाजी तुरुंगात गेले म्हणून ते मंत्री झाले असे नाही हे सर्व लोक देवदूत आहेत असे मला म्हणायचे नाही ही आपल्यासारखीच माणसे आहेत आणि प्रत्येक माणूस चुका करतच असतो आणि आपल्यापैकी किती लोक सरकारी कार्यालयात सामावून घेतली जाऊ शकतील हा विचारस मूळ चुकीचा आहे आणि आपण तो त्याज्य मांडला पाहिजे तुरुंगात गेलो म्हणून त्याचे आपल्याला काही पारितोषिक मिळाले पाहिजे असा विचारच आपण करायला नको आपले स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याचे पारितोषिक ते कर्तव्य पार पाडण्यातच असत लोक मला विचारत असतात की जीना पाकिस्तानचे महाराज्यपाल होऊ शकतात तर भारतात मात्र ब्रिटिश वायसरायना भारताचे महाराज्यपाल का करण्यात येत असे का भारताचा स्वातंत्र्यसंग्राम काँग्रेसतर्फे लढला गेला होता त्यात मुस्लिम लीगचा कोणताही सहभाग नव्हता जेव्हा केव्हा काँग्रेसने सविनय कायदेभंगाचा वा, वा सत्याग्रहाचा लढा सुरू केला तेव्हा तेव्हा लीगने सहकार्य करण्याचे नाकारले असे असतानाही काँग्रेसला भारतीय महाराज्यपाल मिळू शकला नाही हे न्याय नाही ब्रिटिशांना शरण गेलो तरच आपण जिवंत तर राहू शकू नाही मरू असा याचा अर्थ होईल पंधरा ऑगस्टला जी योजना अंमलात येईल तिच्यात महाराज्यपाल इंग्रज फ्रेंच वा डच असला वा तो कर्डारंगाचा भारतीय वाघोरा असला वा निग्रो असला तरी त्यामुळे काहीही फरक पडणार नाही मी म्हणतो तसे होऊ शकले तर एखादा हरिजन मुलीला मी महाराज्यपाल करीन अशा प्रकारे लॉर्ड माउंट बॅटन जरी महाराज्यपाल झाले तरी ते भारताचे से सेवक राहतील तुम्ही म्हणाल की एखाद्या मुलाला समजवून सांगावे अशा प्रकारे तुम्ही आम्हाला समजवून सांगत आहात माउंट हे राजघराण्यातील सदस्य आहेत ते, ते कोणाचेही नोकर होऊ शकत नाही परंतु मी तुम्हाला फसवू इच्छित नाही लॉर्ड माऊंट बॅटनकडून मला कोणतेही पारितोषिक नको आहे आतापर्यंत मी त्यांच्याशी झगडत होतो तुम्ही कदाचित असे म्हणाल की काँग्रेसच्या फुडाऱ्यांना कदाचित त्यांनी फसवली असेल तुम्हाला असे म्हणायचे आहे काय की जवाहरलाल राजाजी इतक्या हलक्या डोक्याच्या आहेत की त्यांना कोणीही फसवू शकतो हे खरे आहे किंमत जसे हवे होते तसे घडलेले नाही परंतु माउंट बॅटन महाराज्यपाल असतील तर ते आपल्याला हवे आहेत म्हणून आपल्याला नको असेल तर ते त्या पदावर नसतील परंतु मिस्टर जिना महाराज्यपाल होण्याचे ठरवले असेल तर त्यांना आपला मोठेपणा दाखवायचा होता म्हणून त्याबद्दल आपल्याला हिवाळी वाटायला नको आणि रागही यायला नको इस्लाम काय आहे हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे आहा ते मालक होतात की सेवक हे आपण पाहूया एकाही सिंधी माणसाला पाकिस्तानमधून पळून यावे लागले तर त्याची जबाबदारी पाकिस्तानच्या महाराज्यपालांवर असेल अबू बुकर अथवा उमर अथवा अलीप्रमाणे त्यांना सर्वांशी न्यायाने वागावे लागेल ते सर्व अहिंसक होते असं मी म्हणणार नाही परंतु त्यांचे शौर्य आणि सौजन्य मला भावतात वृत्तपत्रातून मला कळले की भारत आणि पाकिस्तानकरता मुळात एकच महाराज्यपाल असावा परंतु नंतर श्रीयुत जिनानी आपला शब्द फिरवला पाकिस्तानच्या महाराज्यपालपदावर जाण्यापासून त्यांना अडवू शकणारा त्यावेळी असा कोण होता माझ्या मत त्यांनी योग्य केले नाही कबूल कल्यानंतर त्यांनी लॉर्ड माउंट बॅटन महाराज्यपद स्वीकारायला पाहिजे होत आणि नंतर माउंट बॅटन यांनी काही चूक कली असती तर त्यांना तपमुक्त करू शकल असत आता इस्लामची कसोटी जनांच्या माध्यमातून लागणार आह संपूर्ण जगाच्या साक्षी नेतिस्तानच्या महाराज्यपालपदी आरुढ होत आहत्त त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान आपली कोणती खास वैशिष्ट्य दाखवते याची जग वाट पाहत असेल काँग्रेस सतत ब्रिटिशांशी झगडत होती जवाहरलाल साद्या म्हणाचे गृहस्थ आहेत परंतु सरदार झुंजार आहेत ब्रिटिशांवर मी विश्वास ठेवला म्हणून सरदार माझ्याशी भांडत असत परंतु ते जेव्हा ब्रिटिशांच्या जाळ्यात सापडले तेव्हा तुम्ही अथवा मी काय करण्याची अपेक्षा करू शकतो त्यांनी जेव्हा माऊंट बॅटन यांना भारताचे पहिले राज्यपाल होण्याची मान्यता दिली तर आपण आक्षेप घेण्याचे कारण काय महाराज्यपाल म्हणून ते भारताची सेवा करतात की त्याचा विश्वासघात करतात ते आपण पाहूया तो नवीन अनुभव असेल यात चातुर्य आहे आणि आपण गमावण्यासारखे काही नाही व्हाईसरावच्या सल्ल्यानुसार अखेरीस आपण उपनिवेशाचा दर्जाला मान्यता दिली आहे ते अरमाड प्रमुख आणि महान योद्धा आहेत आपण त्यांचा स्वीकार करूया आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी काम केले नाही तर त्यांच्याशी संघर्ष करूया मी जेव्हा व्हाईसराव यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला खासगीत सांगितले की महाराणी एलिझाबेथ यांनी राज्यरोहणाकरता नामिक केलेले युवराज हे माझ्या मुलाप्रमाणे आहेत आणि तुम्ही त्यांना आशीर्वाद देणारी दोन शब्द लिहावे अशी त्यांनी अपेक्षा केली आहा यामुळे व्हायसरा यांची मुलगी पामेला माउंटबॅटन दोन दिवसांपूर्वी मला भेटायला आली तेव्हा मी त्या जोडप्याचे अभिनंदन करणारे पत्र दिले किती गोवड मुलगी आहे ती प्रार्थनेच्या वेळी मी तिला बसायला सांगितल परंतु तिने आमचे मन नाकार आमच्याप्रमाणेच तिने सतंजडू बसणे पसंत कल आणि आज राजकुमारी अमृत कौरकडून मी ऐकले की या तरुण राजकुमारीचे लवकरच लग्न होणार असून इंग्लंडच्या राजाला मुलगा नसल्यामुळे लवकरच ती इंग्लंडची राणी होणार आहे व्हायसराय यांना सुद्धा मुलगा नाही ते काही असले तरी वायसराय जर वाईटग्रस्त असते तर मी त्यांना इतक्या सहजपणे आशीर्वाद दिले नसते ते वाईटग्रस्त आहेत असे मी समजत नाही त्यांच्या ठिकाणी जवाहरलाल वा सरदार पटेल जर महाराज्यपाल झाले असते तर ती धोक्याची गोष्ट झाली असती याशिवाय महाराज्यपाला काही विशेष अधिकारही नसतात त्यांना जवाहरलाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे वागावे लागले असते ते केवळ नाममात्र अधिकारी असतील लॉर्ड माउंट यांचे पद फार मोठे आहे आणि इंग्रज लोक केवळ दुष्टपणाच करू शकतात असा विचार करण्याची आपल्याला सवय लागलि आह लॉर्ड माउंट बॅटन यांना आपला प्रामाणिकपणा आणि न्यायप्रियता सिद्ध करावी लाग्ल ला, आणि तारतात क्वळ न्याय करण्याकरताच आल आह याची मला खात्री आह अनेक मुसलमान मला भटायला येतात तुद्धा पाकिस्तानम्ळ दुःखी झालिआहे खिश्चन पारसी आणि इतर मुसलमान तर लोकांची भीतीभी समजू शकतो परंतु मुसलमानांनी काबराव का फितूर समजण्यात दत्त असत पाकिस्तानमधील हिंदूंपेक्षाही आम्हाला अधिक वाईट वागणूक मिळेल की काय अशी भीती त्यांना वाटते आणि पाकिस्तानकडे संपूर्ण अधिकार हस्तांतरित झाल्यानंतर काँग्रेसचे असलेले आमचे संबंध शरीयच्या नियमाप्रमाणे अपराध जातील असं त्यांना वाटते इस्लामचा अर्थ आहे हे मला मान्य नाही काँग्रेसमधे मुसलमान गेल्यामुळे त्यांनी कोणता अपराध केला असं म्हणता येईल काँग्रेसची जुळल्यामुळे मुसलमान गुन्हेगार होतात काय ते कलम नसतात काय की नमाज पडत नसतात अली बंधूंच्या काळापासून इस्लाममध्ये इतका बदल झाला आहे काय राष्ट्रवादी मुसलमानांना फितूर कसे म्हणता येईल मला आशा आहे की श्रीयुत जीना पाकिस्तानमधील मुसलमानेदारांचे संरक्षण करतील त्याचप्रमाणे या मुसलमानांचेही संरक्षण करतील प्रकरण अडुसष्टावे प्रार्थना प्रवचन जुलै तेरा एकोणीशे सत्तेचाळ नवी दिल्ली जुलै तेरा एकोणीसशे बंधू भगिनींनो प्रार्थना सभेला यायला आधीच दोनदा मी वेळ केला आहे आज परत तसे घडले आह इथे सात वाजतापूर्वी पोहोचण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला होता परंतु त्यात मला यश येऊ शकले नाही मी वायसरा यांना भेटायला गेलो होतो इथे असाच वेळ घालवत असल्यामुळे मला काहीतरी करावेसे वाटले आणि इथे अनेक गोष्टी घडलआहे माझ्यासारख्या माणसाला त्यासंबंधी काहीतरी बोलाव लागत असते व्हायसऱ्याकडे गेलो असताना तिथून लवकरच सुटका होईल अशी माझी अपेक्षा होती परंतु तिथे अनेक लोक होते अने आणि परिणामी मला तिथून निघायला वेळ झाला ति काहीही असले तरी प्रार्थना वेळवर सु झाली याचा मला आनंद वाटतो जिनांनी जी वार्ताहर परिषद बोलावली होती तिचा अहवाल मला मिळाला होता पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांना कोणताही त्रास होणार नाही असश्वासन तिथे त्यांनी दिले आह मुसलमानांसारखी समान वागणूक त्यांना दिली जाईल हिंदूंना त्यांच्या देवळात जाण्याचे आणि शिखांना गुरुद्वारात जाण्याचे स्वातंत्र्य राहील असे आश्वासन त्यांनी दिले आहे अर्थातच कोणाच्याही शब्दाचा मी शब्दाचा अर्थ घेऊ शकत नाही आज सुद्धा पाकिस्तानमध्ये जाळपोळा लूट सुरु आहे असे भारतीय संघ घडत आह असे कोण करते ही गोष्ट केवळ मुसलमानच करतात की हिंदू सुद्धा त्यात सहभागी आहेत सर्व प्रकारच्या पत्रांचा पूर माझ्याकडे येतो आहे आम्ही शांततेत का राहू शकत नाही असे लोक विचारतात तुमचे अभिवचन प्रत्यक्षात कधी येईल असे मी श्रीयुत जीनांना विचारू इच्छितो पंधरा ऑगस्ट नंतरच ते प्रत्यक्षात येणार आहे काय सिंध पाकिस्तानचा भाग होणार आहे मुस्लिम लीगचा तिथे सर्वाधिक प्रभाव आहे श्री जीना महाराज्यपाल झालेले आहेत तरी इंग्लंडमध्ये राजा आहे आणि जोपर्यंत तो आहे तोपर्यंत कोणत्या का प्रकारे होईना महाराज्यपालाच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी जोडलो हो। आहोत व महाराज्यपाल सुद्धा अजूनही महाराजांना जबाबदार आहेत श्रीयुत जिना लीगचे अध्यक्षसुद्धा आहेत यामुळे त्यांच्या शक्तीत्व प्रभावात अजूनच वार झालेली आहे त्यांनी न्यायाने वागले पाहिजे सिंध सिन्द मधून सिंधी लोकांनी पळ कडावा एक सिंधी जरी सिंध मधून पळून येत असेल तर महाराज्यपाल म्हणून श्री जिनान करता ती गोष्ट लांछनास्पद असेल माणसाच्या शब्दाचा पुरावा त्याची कृती असते उत्तर प्रदेशात काय घडले आणि काय घडले नाही ते मला माहीत नाही परंतु उत्तर प्रदेशातील मुसलमान भीतीग्रस्त होऊन जालत आहेत आपण तिथेच राहावे की नाही या संभ्रमात पडले आहेत परंतु माझा प्रश्न आहे की तरी तिथे का राहू नये ज्याप्रमाणे मी उत्तर प्रदेश आणि बिहारला विचारतो त्याचप्रमाणे हास प्रश्न मी श्रीयुत जिना यांना विचारतो मुसलमान या प्रांतामध्ये राहू शकतात की नाही अखेरीस आपण ब्रिटिशांच्या जोगड्यातून मुक्त झालो आहोत एक वेळ अशी होती की जेव्हा ते आपल्यामध्ये भांडण लावत असत आता ती वेळ निघून गेली आहे उत्तर प्रदेशातील सरकारी नोकरीतील प्रमाणाच्या संदर्भात मुसलमानांची तक्रार आहे त्यांचे म्हणणे आहे की आतापर्यंत आम्हाला साठ आणि सत्तर सरकारी नोकऱ्या मिळत असत आता त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ चौदा टक्के नोकऱ्या देण्यात याव्या असा प्रस्ताव आहे मी या तक्रारीत सहभागी होऊ शकत नाही इतके सर्व सांगून झाल्यानंतरही सरकारी नोकऱ्या लो किती लोकांना मिळू शकणार आहेत त्यामुळे आपले कोणते कल्याण होणार आहे शिवाय आपण सरकारी नोकरीत काम करतो ते जनसेवा करण्याकरता आपला स्वार्थ साध्या करता नाही आतापर्यंत जी पद्धत होती तीच पुढे सुरु ठेवणे उचित होणार नाही डॉक्टर आणि वकील लोकांना लोबाडत असतील तर यापुढेही त्यांनी यंदेला लोबाडावे असे म्हणता येईल काय समजा एखाद्याने मला विचारले की आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये आम्हाला जे प्रमाण होते तेच पुढे कायम राहील काय तर त्यावर मी प्रतिप्रश्न विचारीन, की ही टक्केवारी तुम्हाला कोणी दिली आणि कशी दिली काँग्रेस सरकारच्या विरोधात झगडली आणि जे लोक काँग्रेसशी भांडू लागले त्यांना सरकारने लाच दिली आता सरकार आपले असेल मग हे सरकार कुणाला लाच का देईल आता आपण अस्प्यता दूर करणे आवश्यक का आहे कायदा करून लोकांकरता मंदिरे उघडण्याचे सहस सरकार करील काय मद्रासमध्ये एकामागून एक देऊ हरिजनांकरता उघडले जात असताना मी पाहतो तेव्हा मला आनंद होतो अशा प्रकाचे धर्माचे रक्षण करता येऊ शकते हीच गोष्ट ख्रिश्चन आणि पारसे लोकांनाही लागू होते जे लोक पदलित आहेत त्यांचा दर्जा उंचावण्याकरता आपल्या सरकारने प्रयत्न केले पाहिजे ते जर हिजनांकरता काही करील तर ब्राह्मणांनी तक्रार का करावी हे खरे आहे की जर कोणी सुचवेल की ब्राह्मणांना मारझोड केली पाहिजे आणि त्यांना अपमानित केले पाहिजे तर मी म्हणेन नाही हे वाईट आहे मुसलमानांच्या वतीने वा भारतीय संग्राज्याच्या वतीने मी जर काही सांगू शकेन तर प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे हेच सांगू शकेन जर याची शाश्वती झाली तर अजून काही सांगायची शिल्लक राहत नाही व फाणीच्या वेदना विसरल्या जातील लोक म्हणतात की फाणीचे काम संपले आहे सैन्याची विभागणी झाली आहे नौसेनेचे विभाजन झाले आहे माझे म्हणणे आहे की आपण अजूनच दुबळे झालो आहो भारताजवळ नौसेवना नाही असे विदेशी लोक म्हणतील ते स्वतःच्या स्वार्थाकरता दोन उपनिवेशांपैकी एकाची तळजोड करतील आणि अशाप्रकारे सैन्याच्या विभाजनामुळे गृहयुद्ध होईल परंतु मला आशा आहे की भारत आणि पाकिस्तान मित्र असतील आणि आपल्या अल्पसंख्याकाशी ते न्यायाने वागतील आपण जरी अजून अहिंसेचा पाठ शिकलो नसलो तरी आपल्या तीस वर्षांच्या अनुभवावरून हिंसक वा अहिंसक पद्धतीने आपणपर्यंत कधीही गुलामगिरीत पडणार नाही हा पाठ नक्की शिकलो असो असे आपण केवळ अहिंसक पद्धतीनेच केले पाहिजे असे माझे म्हणणे नाही मी बिहारमध्ये होतो तेव्हापासून मी हे सांगतो आहे लोक बंदुकं आणि तलवारीची मागणी करतात मी विचारतो आपल्याला शस्त्र कशाला हवी आहेत आम्ही कधीही शरण जाणार नाही असे घोषित करा नुवा खलिफ मी हे सांगितले होते तीस वर्षांच्या अनुभवानंतर आपण जर काही दडा शिकलो आहोत हे आपण दाखवू शकलो तर लोक हिंसक आहेत की अहिंसक यामुळे काही फरक पडणार नाही ते जर माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारले तर मी अजूनही म्हणेन की त्यांनी अहिंसक मार्ग अवलंबला पाहिजे संपूर्ण जगाचा सामना एकाच व्यक्तीला करायचा असेल तर ती तसे केवळ अहिंसेच्या मार्गानेच करू शकते जिथे अहिंसा असते तिथे ईश्वर असतो त्याच्यासमोर तलवारीचे सुद्धा तुकडे होतात प्रकरण एकोणसत्तरावे प्रार्थना प्रवचन जुलै चौदा एकोणीशे सत्तेचा नवी दिल्ली जुलै चौदा एकोणीसशे सत्तेचा बंधू आणि भगिनींनो असे म्हणतात की आजकालच्या माझ्या भाषणातून निराशावादाची भावना व्यक्त होते यामुळे मी मुळीच बोलू नये असा सल्ला काही लोकांनी मला दिला आहे यावरून मला एका चित्रकाराची गोष्ट आठवली त्याने आपले चित्र प्रदर्शनाकरता ठेवले आणि त्या चित्रात कुठे दोष दिसेल तिथे दर्शकांनी खून करावी असे लिहिले परिणामी ते चित्र विविध रंगांच्या खानाखुनांनी पूर्णपणे भरले प्रत्येकाला खुश करता येत नाही ही, ही दाखवून देण्याची चित्रकाराची इच्छा होती आणि आपण एक सुंदर चित्र रेखाटले अशी त्याची भावना होती मी सुद्धा अशाच परिस्थितीत आहे मी केवळ बोलण्याकरता कधीही बोलत नसतो मी बोलतो कारण मला तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे असे मला वाटते हे खरे आहे की आज माझ्यात आणि माझ्या जवळच्या सहकारात मतभेद आहेत त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या व ते जा गोष्टी करत आहेत त्या मला पसंद नाही परंतु दिल्लीत असूनही सद्यस्थितीवरील माझे मत व्यक्त न करणे मला शक्य नाही या मतभेदांच्या मुळाशी काय आहे तुम्ही जर त्याच्या मुळाशी गेला तुम्हाला आढळून येईल की त्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे माझ्याकरता अहिंसा धर्म आहे तर काँग्रेसकरता तो धर्म कधीही नव्हता काँग्रेसने अहिंसेचा स्वीकार केवळ धोरण म्हणून केला होता धोरणानुसार जोपर्यंत आचरण केले जाते तोवरच धोरणाला धर्माची प्रतिष्ठा मिळते काँग्रेसला ज्या क्षणी आपले धोरण योग्य नाही असे वाटेल त्या क्षणी ते धोरण बदलवण्याचा पूर्ण अधिकार असेल परंतु धर्माची गोष्ट वेगळी असते तो सदैव कायम असतो व त्यात बदल करता येत नाही काँग्रेसच्या घटनेत अहिंसा हे अजूनही धोरण आहे परंतु काँग्रेसच्या लोकांनी आचरणात बदल केला आहे विधीज्ञ त्यावर भाष्य करू शकतील तुम्ही आणि मी असे करू शकत नाही आणि करायलाही नको काँग्रेसच्या लोकांनी त्यांचे धोरण का बदलू नाही याशिवाय काँग्रेसची घटना अहिंसाऐवजी शांततापूर्ण म्हणते एकोणीशे चौतीस साली मुंबई काँग्रेसच्या वेळी शांततापूर्णच्या ठिकाणी अहिंसा हा शब्द टाकायला लावण्याचा माझ्याकडून मी भरपूर प्रयत्न केला परंतु मला यश आले नाही यामुळे शांततापूर्ण अहिंसेपेक्षा काहीतरी कमी आहे असे कोणीही म्हणू शकतो माझ्या मत या दोन शब्दात कोणताही फरक नाही परंतु माझे मत ना इकडून आहे ना तिकडून याबाबतीत तज्ञांनी निर्णय घेतला पाहिजे तुम्ही आणि मी केवळ इतकेच लक्षात घेतले पाहिजे की आज काँग्रेसचे वर्तन किमान अहिंसक आहे काँग्रेसचा अहिंसा हा जो धर्म असता तर मग आज ती सैन्याला जसा पाठिंबा देत आहे तसा कसा देऊ शकली असती सैन्याकडे आपला इतका कल असला तर ते लोकांना चिडून टाकून सैनिकी शासन प्रस्थापित करेल, लोक कधीतरी कर माझे ऐकतील ही आशा मी सोडून द्यायला पाहिजे काय आणि जर ते माझे ऐकणार नसतील आणि तरीही मी बोललो तर त्यामुळे कोणती हानी होणार आहे त्यांनी मला अडवण्याचा प्रयत्न का करावा मी वारंवार सांगितले आहे की गत तीस वर्षापासून सुरू असलेला संघर्ष हा अहिंसक संघर्ष होता, तो शांततामय प्रतिकार होता आणि अशा प्रकारचा प्रतिकार हा दुबळ्यांचा असतो असे नाही की जे लोक हे शस्त्र वापरतात त्यांना अहिंसेचे शस्त्र वापरण्याची इच्छा नसते एवढेच की हे शस्त्र कसे वापरावे याचे त्यांना ज्ञान नसते आपल्याच जर अहिंसक लढ्याकरता धैर्य असेल तर आपण जगासमोर स्वतंत्र भारताचे अगदी वेगळे चित्र मांडू परंतु आज आपण भाऊभाऊ आपसात भांडत असलेला एकमेकांवर विश्वास नसलेला खंडविखंडित देश दाखवू शकतो आपल्यात लोकांना खाऊपिव घालण्याचे व वस्त्रप्रावरण देण्याचे सामर्थ्य नाही ज्यांना ईश्वर केवळ भाकरीच्या स्वरुपाचाच दिसू शकतो आणि ज्यांना सतत सुरू असलेल्या हिंसे काहीही रस नाही अशा गरिबीत रखडत असलेल्या कोट्यावधी लोकांना देण्यासारखी आपल्याजवळ काहीही नाही प्रकरण सत्तरावे प्रार्थना प्रवचन जुलै पंधरा एकोणीसशे नवी दिल्ली जुलै पंधरा एकोणीसशे सत्तेच्या आणि भगिनीनो याआधी मी तामिळनाडू आणि मलबारमधील देवळासंबंधी बोललो होतो ती हरिजनान करता उडी करण्यात आली आहेत व यात मी रामेश्वरम येथील मंदिराचाही उल्लेख करेन ते प्रचंड देऊळ आहे व त्या संबंधात अनेक अंधश्रद्धा आहेत हरिजनांच्या प्रवेशामुळे मंदिर विटायल असे काहींना वाटत होते आज मला एक पत्र मिळाले आणि त्यात आंध्र देशातील तिरुपती मंदिराचा जे फार मोठे आणि प्राचीन मंदिर आहे उल्लेख मी केला नाही म्हणून तक्रार करण्यात आली होती मी ही चूक दुरुस्त करावी आणि आंध्र देशातील लोकांचे समाधान करावे पत्र, असे पत्र लेखकाचे म्हणणे आह या देवळाचे महात्म्य मला माहीत आहे परंतु मी तामिळनाडू आणि आंध्रामध्ये अंतर करत नाही आज असे काही वातावरण झाले आहे की प्रत्येकाला वेगळेपण हवे आहे बंगालमधील काही मित्र मला भेटणार आहे त्यांचे म्हणणे आहे की बंगालची पाहणी झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील हिंदू आपल्याला विसरतील अशी पूर्व बंगालमधील हिंदूंना भीती वाटत आहे असे जर घडले तर मला वेदना होतील हिंदू जर हिंदूंना आणि मुसलमान मुसलमानांना विसरत असतील तर ती फार वाईट गोष्ट असेल हिंदू मुसलमान पारसी ख्रिश्चन हे सर्व भारतीय आहेत धर्म ही खासगी बाबा आहे मला जर ईश्वराची भक्ती करायची असेल तर जगातील कोणती शक्ती मला तसे करण्यापासून अडवू शकते परंतु जर मुसलमान पारसी हिंदू आणि ख्रिश्चन हे सर्व स्वतःला वेगळे समजत असतील तर भारताचे काय राहील मला मान्य आहे की बंगालची फाळणी करणे कुठेतच आवश्यक होते मी बंगाली मुसलमानामध्ये राहिलो आहे त्यांच्याबरोबर नुआखा पिसरलो आहे त्यांच्या अंतकणात मला केवळ प्रेम आढळले हिंदूंनी मुसलमानांची भीती का बाळगावी भी। ज्या वेढाने त्यांना घेरले आहे ते कायम राहणारे नाही माझ्या मते पूर्व बंगालमधील हिंदूंना कोणतीही हानी सहन करावी लागणार नाही परंतु अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत की ज्या घडाव्या अशी आपली इच्छा नव्हती हो बंगालची फाळणी झाली आहे आणि भारत व पाकिस्तान हे वेगवेगळे देश आहेत परंतु जे काही घडले आहे त्यापासून आपण पुढे जायचे आहे आणि नंतर ते बरोबर करायचे आहे पूर्व आणि पश्चिम बंगालचे हिंदू आणि मुसलमान हे नेहमीच बरोबर राहिलेले आहेत आणि ते एकच भाषा बोलतात पूर्व बंगालचे हिंदू जरी मुसलमानांशी मैत्रीभावाने वागले तरी मुसलमानांना त्यांना मारायची इच्छा होईल काय जेव्हा हिंदू एकाही मुसलमानाला आपला शत्रू समजणार नाहीत तेव्हा सर्व मित्र होतील बंगाल काँग्रेस कमिटीचेही विभाजन झालेले असल्यामुळे हो तिचे विलिनीकरण करण्यात येईल काय असंही मला विचारतात माझ्या मते बंगालच्या फाणीचा परिणाम बंगाल प्रांतीय काँग्रेस समितीवर होत नाही तिने सध्याच्या स्वरुपातच काम सुरू ठेवावे ती सरकारी नियमाच्या बाहेर आहे जर तिने स्वतःहून स्वतःचे विभाजन केले तर पश्चिम बंगालने विश्वासघात केला असे म्हणेन काँग्रेसची आजची घडण अशी आहे की तिच्या तळाशी ग्राम काँग्रेस समित्या आहेत नंतर मंडळ काँग्रेस समित्या जिल्हा काँग्रेस समित्या आणि नंतर प्रांतीय काँग्रेस समिती व सर्वात वर अखिल भारतीय काँग्रेस समिती आहे अशा प्रकारे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस कमेटी असेल या दोन्ही कमेट्या बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटी म्हणून काम करतील मुसलमान ख्रिश्चन पारसी इत्यादी सर्वांची काँग्रेस आहे येत्या काही दिवसात ते आपले स्वरूप बदलवणार नाही पश्चिम बंगालमधून मंत्री आयात करावे लागावे इतका पूर्व बंगाल गरीब झाला आहे काय याची बंगाली मित्रांना सुद्धा आश्चर्य वाटते परंतु त्यांनी याचे स्वागत केलं पाहिजे कारण यामुळे हो पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगालमध्ये मिलाफ होऊ शकेल यात काही संशय नाही की पूर्व बंगालमध्ये मुसलमानांचे भरपूर बहुमत आहे परंतु सगळे मुसलमान वाईट असतात असे आपण का गृहित धरावे बिहारमध्ये कितीतरी मुसलमानांची कत्तल झाली होती आणि तरी बिहारमधील लक्षावधी हिंदू वाईट नाहीत असे मी म्हणू शकतो थो। काही थोड्याशा लोकांच्या करता, संपूर्ण समाजाला दोष देणे योग्य नाही यावरून इतके दिसून येते की आपण स्वतः शुद्ध नाही आपण मित्रे आहोत आपल्यात अहिंसेचे साहस नाही कारण अहिंसेचे साहस म्हणजे मरण्याचे साहस कधीही नाही इतके जगात प्रचंड आहे परंतु जगाची लोकसंख्या पाहता ते मोजकेच आहे परंतु सरळ पाहताच येऊ नये अशा मार्गाने आपण चालू लागलो आहोत जेव्हा केव्हा कुठेतरी काहीतरी घडते तेव्हा लगेच सैन्य पाठवावे अशी आपण मागणी करतो खाली, बिहार पंजाब आणि वायव्य सरद्द प्रांत यात जिथे कुठे जंगली झाल्या तिथे एकच मागणी होती व ती म्हणजे आमच्या रक्षणाकरता सैन्य पाठवाही जे लोक शूरू आहेत त्यांना सैन्याची गरज का वाटावी